पुस्तक हसत जगाव, लेखक दादाराम साळुंख वाचक विद्या पाटील प्रकरण नववे सुशिक्षित आडानी। डॉक्टर राधाकृष्णन म्हणतात मनुष्याची बुद्धी हृदय व आत्मा यांचा विकास म्हणजे शिक्षण पूर्वीच्या कालखंडात काही वर्गाची मक्तेदारी असलेली शिक्षणाची व्याप्ती आज वाढली आहे बहुजन समाज शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी मारत आह ज्यांच्या बुद्धीचा विकास खऱ्या अर्थाने होऊ लागला आहे तसं पाहिलं तर जगात सर्वात जास्त टॅलेंट फक्त भारतातच मिळू शकते हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे त्यासाठी अनेक राष्ट्रे भारतातील तरुणांना विविध प्रकारची आमिषे दाखवितात आणि स्वतःकडे आकर्षित करून घेतात भारतातील तरुणही आपले सर्व शिक्षण भारतात पूर्ण करतात आणि जेव्हा खऱ्या अर्थाने भारताला त्यांच्या टॅलेंटची सेवेची गरज असते तेव्हा ते सर्व सोडून इतर देशांच्या विविध प्रलोभनांना बळी पडून त्या देशात जातात इतर देशांनी ओळखले आहे की वाटेल त्या मार्गाने भारतातील मुले आपल्या देशात आली पाहिजेत मग त्यासाठी नवनवीन मार्गाने या मुलांना भारतातून उचलायचे असा आज काहीसा प्रकार कोलकाता इथं घडला भारतातील गरीबी आणि इतर अनेक कारणांनी अनेक ठिकाणी मुलांसाठी अनाथ आश्रम काढले गेले आहेत या आश्रमातील मुलांना ज्यांना मुले नाहीत अशा लोकांनी सांभाळण्यासाठी घरी नेले यावेळी असे निदर्शनास की या मुलांना भारतातील लोकांपेक्षा इतर देशातील लोकांची मागणी जास्त आहे या गोष्टीने आमच्यातील अनेक लोकांचा उर अक्षरशः भरून आला आणि इतर देशांचे या मुलांच्याबद्दलचे असलेले प्रेम पाहून अभिमान वाटला परंतु यातून जे सत्य बाहेर आले ते इतके भयानक होते की बुद्धीलाही न पटणारे होते इतर देशातील अनेक नागरिक जेव्हा मुलांना सांभाळण्यासाठी घेऊन जाण्यासाठी आले तेव्हा एकाने विचारले तुम्ही दरवर्षी एवढी मुले अनाथाश्रमातून घेऊन जाता कशासाठी तेव्हा तो विदेशी नागरिक म्हणाला ही मुलंच आमच्या देशाचे भवितव्य घडविणार आहेत कारण यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते आमच्या देशात नाही पुढे इतर देशातील नागरिकांना अनाथ आश्रमातील मुले देणे बंद झाले परंतु यातून जगातपुढे पुन्हा एक गोष्ट आली ती म्हणजे भारता टॅलेंट खचून मरले आहे ज्याप्रमाणे विनोबाभाय म्हणतात शिक्षण म्हणजे आपले शरीर मन व बुद्धी यांचा विकास होय विनोबा मतानुसार या साऱ्या गोष्टींचा विकास झाला आहे असे गृहीत धरले तर त्याचा अनुभव ठिकठिकाणी आपणास यायला हवा पण तसेन होता शिक्षणाचा उपयोग आम्ही अनेकांना फसविण्यासाठी विविध मार्गांनी पैसा मिळण्यासाठी करू लागलो आहोत असे असेल तर आमच्या बुद्धीचा मनाचा विकास झाला असे कसे म्हणायचे सार्वजनिक ठिकाणी विविध बोर्ड डावलेले असतात त्या बोर्डवर विविध पक्षांचे वैयक्तिक वाढदिवसांचे फोटो टांगलेले असतात निवडणुकीच्या वेळी तर सर्वत्र अशा डिजिटल बोर्डचे प्रदर्शनच भरलेले असते विशेष म्हणजे त्यातील बहुतेकांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असते हे माहीत असूनही आम्ही अशा लोकांना अडाण्यासारखे मतदान देऊन दोन अमृताच्या घोटांसाठी व हाडकांसाठी लाचार होतो अशावेळी आपले शिक्षण जाते कुठे मग प्रश्न पडतो आपल्या मनाचा विकास खरेच झाला का एसटीत तीन सीटची जागा असताना स्वतःला सुशिक्षित समजणारे घरात हातपायपासून बसावेत असे बसलेले असतात हसून त्यांना थोडे पलीकडे सरका असे म्हटले तर अशांना लगेच राग येतो डोळे मोठे करून जशी काही ही सीट आम्ही खरेदीच केली आहे अशा आविर्भावात बघतात एवढ्या प्रश्न थांबता हे महावाग बसल माणसाच्या अंगावर मुद्दाम पडणे हळूज रेटणे धक्के मारणे असले अतिशय लज्जास्पद अशोभनीय वर्तन करत असतात मग अशा लोकांचा विकास शिक्षणाने झाला असे कसे म्हणायचे पूर्वी सुशिक्षित आणि अडाणी असे दोनच वर्ग समाजात होते परंतु अलिकड़ तिसरा वर्ग उदयाला येऊ लागला आहे तो म्हणजे सुशिक्षित अडाणी आणि याच वर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहा यामुळे समाजाची अधोगतीकड़ व्पानवाटचाल होऊ लागली आहा पूर्वी ज्या मुलांची लग्न होत होती आजही होत आहेत पण आज मात्र अतिशिक्षणाने या लग्नात विविध अडथळी येऊ लागले आहेत शिक्षण आम्हाला मुलाच्या अंगातील गुण व त्याला कोणत्या रोगाने ग्रासले नाहीना म्हणून पत्रिकेपेक्षा रक्ताला महत्व देते नात्या नात्यातील लग्न एखाद्या वेळी अपंग अपत्य जन्माला घालते हे माहीत असूनही आम्ही पत्रिकेची जुळवाजुळ जो, कुळ कोणते आहे या निरर्थक गोष्टीत वेळ घालून अनेकदा मुलींच्या माती एखादा व्यसनी लहरी धोंडा बांधून तिला जिवंत मरण भोगण्यास लावतो अशा लोकांच्या बाबतीत सर्व शिक्षण कुचकामी ठरते, बऱ्याच वेळा मोठ्या व्यक्ती उच्च शिक्षित असूनही अशी काहीतरी चूक करतात की त्यामुळे सामान्यांना नरकयातना भोगाव्या लागतात आमच्या चित्रपटसृष्टीचा एक शही शहा आपल्या मंगळ आहे म्हणून देवाला पन्नास लाख रुपये देऊन देवाचेही तोंड बंद करतो आणि असेल तर देवही मंगाचे तोंड बंद करतो त्या पन्नास लाखांनी त्याच्या सुनीला मंगळाचा कोणताही त्रास होत नाही आम्ही जन्मभर अतोनात कष्ट करू नये एवढे रुपये आपल्याकडे येणार नाहीत अशावेळी मंगळ असणाऱ्या मुलीकडे बघत राहण्याशिवाय सामान्य बापाने काय करावे ज्या मंगळाचे स्तोम या घटनेआधी समाजात एवढे नव्हते त्या मंगळाने या घटनेनंतर जगाच्या कानाकोपऱ्यात धुमाकूळ घातला आणि भारतातल्या अनेक मंगळमय मुलींच्या बापांचे कंबरडे मोडले उत्तम शिक्षण घेऊन अशा पद्धतीने जर आपण शिक्षणाचा उपयोग करून घेत असू तर सुशिक्षित आडानी हा तिसरा वर्ग निर्माण होऊन देशाची अधोगतीकडे वाटचाल सुरू राहील आणि शिक्षणाचा समाज परिवर्तनाचा हेतु बाजूला पडेल